श्रीमद भागवत महापुराण स्कंद पाचवा अध्याय नववा भरताचा ब्राह्मण कुळात श्री शुका म्हणतात शम दम तप स्वाध्याय वेदाध्ययन दान संतोष सहनशीलता विनय विद्या मत्सर न करणे आत्मज्ञान आणि आनंद अशा सर्व गुणांनी संपन्न असा आंगिरस गोत्राचा एक ब्राह्मण होता त्याला ज्येष्ठ पत्नीपासून त्याच्यासारखेच विद्या शील आचार रूप औदार्य इत्यादी गुणयुक्त नऊ पुत्र झाले आणि कनिष्ठ पत्नीपासून एक पुत्र आणि एक कन्या असे जुळे झाले त्या दोघांपैकी जो पुत्र होता तोच परमभागवत राजर्षी शिरोमणी भरत होता मृगशरीराचा त्याग करून शेवटच्या जन्मामध्ये तो ब्राह्मण झाला होता असे सांगतात भगवंतांच्या कृपेने या जन्मामध्ये सुद्धा आपल्या पूर्वीच्या जन्मपरंपरेचे स्मरण राहिल्यामुळे संगतीने आपला पुन्हा अधपात होईल या भीतीने त्याने नातलगांची संगत सोडली आणि ज्यांचे श्रवण स्मरण आणि गुणकीर्तन सर्व प्रकारची कर्मबंधने तोडून टाकते ते श्री भगवंतांचे चरणकमल युगल हृदयात सतत धारण केले दुसऱ्यांना मात्र तो स्वतःला वेडा मूर्ख आंधळा आणि बहिरा असल्याप्रमाणे दाखवी पित्याच्या त्याच्याबद्दलचा स्नेहभाव होता म्हणून ब्राह्मणाने आपल्या वेडसर मुलाचेही शास्त्रानुसार समावर्तनापर्यंत सर्वसंस्कार केले आणि उपनयनानंतर त्याची इच्छा नव्हती तरी शिकवणे हे पित्याचे कर्तव्य आहे या भावनाने त्याने त्याला शुद्धता आचमन इत्यादी कर्माचे शिक्षण दिले परंतु भरत तर पित्याच्या समक्षच त्याच्या उपदेशाविरुद्ध वागत असे पावसाळ्यात त्याचे वेदाध्ययन सुरू करावे अशी पित्याची इच्छा होती परंतु चैत्र वैशाख ज्येष्ठ आणि आषाढ असे चार महिने प्रयत्न करूनही वडील त्याला ओंकार व्याहृती आणि गायत्री मंत्र शिकवू शकले नाहीत असे होऊन सुद्धा आपल्या या आत्मवत पुत्रावर अत्यंत प्रेम असल्यामुळे त्याची प्रवृत्ती नसतानाही पुत्राला चांगल्या प्रकारे शिक्षण दिले पाहिजे अशा भलताच हट्ट धरून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 तेव्हा त्याची धाकटी पत्नी आपल्या दोन्ही मुलांना सवतीकडे सोपवून स्वतः सती होऊन पतिलोकी गेली भरताचे बंधू कर्मकांडच सर्वात श्रेष्ठ समजत ते ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत अनभिज्ञ होते म्हणून त्यांना भरताचा मोठेपणा सुद्धा माहीत नव्हता पिता परलोकवासी झाल्यावर त्यांनी त्याला निव्वळ मूर्ख समजून शिकवणे सोडून दिले जेव्हा सामान्य माणसे त्याला वेडा मूर्ख किंवा बहिरा म्हणत नगता ही जे का थोड़ेफार चले कि वाइट अन्न मिलते जिभे चव न पहता तो खा अन्य को कारण उत्पन्न न होने स्वत केवळ आनंद स्वरूप आत्मज्ञान त्याला प्राप्त झाले होते म्हणून थंडी उष्णता मानापमान इत्यादी द्वंद्वानी होणाऱ्या सुखदुःखामध्ये त्याला देहाची जाणीव होत नसे तो थंडी उन्हाळा पाऊस आणि वादळाच्या वेळी बैलासारखे कपडे न घालताच पडून राही त्याचे सर्वांग धष्टपुष्ट आणि गलेलठ्ठ होते तो जमिनीवरच पडून राही कभी तेल उठने लात नसे कि कभी स्नान ही करीत नसे शरीर धूली ने मख्या धूने झांक मौल्यवान रत्ना प्रमाण या ब्रह्मतेज झकले गो आप कमरेला एक मलिन कपड़ा गुंडात जानवेसुद्धा अत्यंत मड़ले होते अज्ञा लोक हा को नावा ब्राह्मण है अे मन तिरस्कार करीत परंतु याच्यावर काहीही विचार न करता तो स्वच्छंदपणे जमीन सपाट आहे की उंच स्वतः खोली असलेली आहे लहान आहे की मोठी याकडे त्याचे लक्षण असे त्याचे भाऊ त्याला तांदळाची कणी पेंड भुसा किडलेले उडीद किंवा भांड्याना लावलेले जळके अन्न जे काही देत ते घेऊन तो अमृताप्रमाणे समजून खात असे एकदा एका डाकूंच्या सरदाराने भद्रकालीला मनुष्यबळी देण्याचा संकल्प केला त्याने जो पुरुष देण्यासाठी पकडून आणला होता तो आपल्या नशिबाने त्याच्या हातून निष्ठून पळून गेला त्याला शोधण्यासाठी त्याचे सेवक चहूकडे धावले परंतु अंधाऱ्या मध्यरात्री मध्यरात्रीच्या वेळी त्याचा कुठेही पत्ता लागला नाही याच वेळी दैवयोगाने त्यांची नजर अकस्मात या अंगिरस गोत्राच्या ब्राह्मण कुमारावर पडली तो विरासनात बसून हरिण डुकरे इत्यादी प्राण्यांपासून शेताचे रक्षण करीत होता हा मनुष्य पशू कितीतरी चांगल्या सत्लक्षणाने युक्त आहे याच्यामुळे आपल्या धनाचे कार्य निश्चितच सिद्धीला जाईल असा विचार करून त्यांचे मुख आनंदाने उल्लसित झाले आणि ते त्याला दोरीने बांधून चंडिकेच्या मंदिरात घेऊन आले नंतर त्या चोराने आपल्या पद्धतीनुसार विधीपूर्वक त्याला स्नान घालून नवीन वस्त्रे नेसवून तसेच अनेक प्रकारची आभूषणे चंदन पुष्पमाळा आणि तिलक इत्यादी विभूषित करून चांगल्या तऱ्हेने जेऊ घातले नंतर धूप दीप माळा लाह्या पत्री अंकुर फळे इत्यादी उपहार सामग्री सहित बलिदानाच्या पद्धतीनुसार गाणे स्तुती मृदंग व ढोल वाजवणे इत्यादी करीत त्या पुरुषपशुला त्याने भद्रकालीच्या समोर बसवले यानंतर दस्युराजाचा पुरोहित असलेल्या लुटारूने त्या नरपशुच्या रक्ताने देवीला तृप्त करण्यासाठी देवी, देवी मंत्रांनी अभिमंत्रित केलेली एक तीक्ष्ण तलवार घेतली स्वभावाने चोर रजोगुणी तमोगुणी तर होतेच शिवाय धना मधाने चित्त आखी उन्मत्त होते हिंसेची की स्वाभाविक आवड़ होती या वे तो भगवंतान अंशस्वरूप ब्राह्मण कुलाचा तिरस्कार करून स्वच्छंदपने कुमारगाकडे चलले होते हिंसे बाबतीत ब्राह्मण वधा सर्वथैव निषेध के तरी सुद्धा ते साक्षात ब्रह्मभावाला प्राप्त झालेल्या सर्व प्राण्यांचा सुद असलेल्या एका ब्रह्मर्षी कुमाराचा बळी देऊ इच्छित होते हे भयंकर कुकर्म पाहून देवी भद्रकालीच्या मूर्तीत अत्यंत दुस्सह ब्रह्मतेजामुळे दाह होऊ लागला आणि ती एकदम मूर्ती फोडून प्रकट झाली अत्यंत असह्य अशा क्रोधामुळे तिच्या भुवया उंचावल्या आणि अकराळ विक्राळ दाढा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 अतिपानाने धुंद होऊन उंच स्वरात गात नाच त्यांच्या मुडक्या मुडक्यांचे चेंडू बनवून ती खेळू लागली महापुरुषावर केलेल्या अत्याचाररूप अपराध जशास्तसे या नने असाच आपल्यावर ओळखतो परीक्षिता ज्यांचे देहाभिमान रूप बळकटबंधन तुटलेले आहे जे सर्व प्राण्यांचे सुद आणि आत्मा तसेच वैरहीन आहेत साक्षात भगवंतच भद्रकाली इत्यादी भिन्न, भिन्न रूपे धारण करून आपल्या कधी न चुकणाऱ्या चक्र श्रेष्ठ चक्राने ज्यांचे रक्षण करतात आणि ज्यांनी भगवंतांच्या निर्भय चरणकमलांचा आश्रय घेतला आहे त्या भगवद्भक्त परमहंसावर आपले डोके उडवले जाण्याची वेळ आली तरी ते कोणत्याही प्रकारे व्याकुळ होत नाहीत यात काही मोठे आश्चर्य नाही श्रीमद्भागवते महापुराणे पारमहूष्या संहितायां पंचमस्कंधे जड़भरतचरते नवमोध्याय श्रीकृष्णापणमस्तु हरये नम